पुस्तक हसत जगाव, लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्यापाठी प्रकरण पस्तीसावे चिंतातूर जंतू कोणत्या गोष्टीची कधी आणि किती चिंता करायची हे ज्याला समजते ती व्यक्ती योग्य दिशेने पावले टाकते परंतु ज्या व्यक्तीला ते समजत नाही तिने स्वतःला अनेक समस्यांच्या गर्तेत अडकवून घेतलेले असते निरर्थक चिंता करणारी माणसं स्वतःचा भविष्यकाळ उद्ध्वस्त करून वर्तमानात जिवंतपणी प्रेताप्रमाणे झळत राहतात ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टींबद्दल काळजी करणारी माणसं इतरांनाही काळजीत टाकून रिकामी होतात मध्यंतरी अमेरिकेवर बॉम्ब हल्ला झाला याचे पडसाद संपूर्ण जगात उमटले भारतातील विविध खेड्यातही त्याची चर्चा सुरु झाली गावातल्या पारावर देवळात अगदी नदीवर कपडे धुणाऱ्या स्त्रियांच्यामध्येही त्याची चर्चा सुरु झाली हल्ला कुणी केला यापासून ते हल्ला करणारे जिवंत सापडले का मिळेले सापडले इतपर्यंत चर्चा रंगवून त्यामध्ये माणसं वेळ घालवू लागली या गप्पानी सतत चिंता करणारे चिंता जंतू अधिकच चिंता करू लागले हल्यातील दहशतवादी सापडले काय आणि सापडले नाही काय आपल्या रोजच्या जीवनात काहीच फरक पडत नाही रस्त्यावर खडी डांब टाकणारी माणसं घरासाठी खड्डे काढणारी माणसं यांना तर अशा गोष्टींची माहिती असत नाही त्यांना एकच माहीत असते ते म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करणे आणि पोटाची सोय करणे ज्या आईवडिलांना शाळेतील आपल्या मुलांची फी भरण्यासाठी पैसे कसे उभे करायचे याची चिंता आहे ते हल्ल्याबाबत चिंता करीत बसले तर पैसे उभे करायचे कोठून आणि कधी अमेरिका इंग्लंड जपान या प्रत्येक देशाचे वेगळे असे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या देशातील माणसं वेळ आणि काम या दोन बाबतीत खूप प्रामाणिक असतात भारतामध्ये मात्र याउलट स्थिती आहे समोर प्रचंड कामे पडलेली असूनही त्या कामांना दुय्यम स्थान देऊन सकाळी नऊ वाजल्यापासून टीव्हीच्या समोर बसून क्रिकेटची मॅच बघत वेळ घालविणारी कोट्यवधी माणसं एक वेळ फक्त मॅच बघत बसली असली तर चालले असते परंतु ती जेव्हा आपले खेळाडू बाद झाल्यावर ज्या तीव्रतेने व्याकळ होता ते पाहून आपण खेळ पाहतो आहे का लढाई ते समजण्याच्या पलीकडचे असते संपूर्ण मॅच बघून झाल्यावरही त्यांची ताण मागत नाही तर रात्री जेवण केल्यावर कोणत्या खेळाडून कसे खेळायला पाहिजे यावर चर्चा त्यातून पुढे भारतीय टीमचे कसे होणार याबाबत चिंता आणि त्यातून होणारा मानसिक त्रास वेगळाच प्रत्येक गोष्टीचा चिंतामुक्त आस्वाद घेतला तर ती गोष्ट आपल्या जीवनात बरेच काही शिकवून जाईल भारतीय टीममधील कोणी शतक मारले म्हणून आपल्या घरावर पैशाचा पाऊस पडेल आणि शून्यावर बात झाले म्हणून संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल असे काही होणार नसते तरीही माणसं जीवाच्या पलीकडे एखादी गोष्ट म्हणाला लावून घेतात आणि निराश होतात खेळातल्या जय पराजयाचा आपल्या मनावर जसा परिणाम होतो तसा राजकारणाचाही परिणाम होतो निवडणुकीच्या काळात तर अनेक माणसं घरी जेवायलाच नसतात हाडकाचा एक तुकडा आणि एक दोन दारूचे घोट मिळाले की खुशहून डोकी गहाण ठेवणारी माणसं आपल्यात कमी नाही यातूनच सकाळ संध्याकाळ होणारा चर्चा ज्यातून काही निष्पन्न होत नाही हे माहीत असूनही तो येणार का आपला माणूस यात वेळ घालवून स्वतः चिंतेत राहून रात्री अपरात्री घरी जाऊन बायकोमुलाची चिंता वाढवून तणावाखाली वावरणारी ही माणसं चिडचिडी बनतात परमेश्वरानं ही जग निर्माण करताना अनेक गोष्टींचा विचार केला आहे कुठेतरी माणसाला आनंदाचा स्वाद घेतांना इतर गोष्टींचेही भान असावे या दृष्टीकोनातून स्वतःबरोबर माणसाला चिंता बहाल असावी चिंता केल्याने कोणत्याही समस्येचे निराकरण होत नाही त्यातून मनस्तापच जास्त होतो रावणाने सीताईला पळवून नेल्यावर रामाने थोडीफार चिंता व्यक्त केली पण त्याचबरोबर त्याच्यावर उपायही योजला त्याचंच फळ म्हणून सीतेचा शोध लागला आणि रावणाला शिक्षा करता आली भारतभूमीसाठी अहोरात्र झटणारे स्वातंत्र्यवीर भारताच्या स्वातंत्र्यासाठी चिंता करत बसले असते तर भारताला स्वातंत्र्य मिळाले नसते उलट लहानापासून थोरापर्यंत अनेकांनी भारतभूमीसाठी आपल्या प्राणांची बाजी लावून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले जीवनामध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्यांच्या मुळापर्यंत जाऊन जर जा चिंतन केले तर अनेक प्रकारच्या चिंतेने ग्रासलेले मन प्रसन्न होईल वीस पंचवीस वर्ष आपल्या मुलीचा सांभाळ करताना मुलीच्या जन्मापासून तिची आई चिंतेत असते तरीही त्यातून ती आपल्या मुलीची प्रगती कशी होईल यासाठी दडपडत असते तर काही वेळा स्वतःला सुशिक्षित समजणारे दोन दोन मुली झाल्या म्हणून चिंता करीत राहतात आणि वाढत्या वयातही एखादा वंशाला दिवा असावा म्हणून मुलगा जन्माला यावा याची प्रतीक्षा करतात अशा संकुचित विचाराची माणसं स्वतःबरोबर इतरांचीही चिंता वाढवितात खरं पाहिलं तर चिंतेचे मूळ कारण माणसाच्या संकुचित वृत्तीत आहे उदारमतवादी विचारांनी वागणारी माणसं कोणत्या गोष्टीला किती किंमत द्यावी हे समजणारी माणसं नेहमी चिंतामुक्त असतात शायद गेल्यापासून ते जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अनेक समस्यांनी माणसाला अक्षरशः वेढलेली असते अभ्यास होत नाही नोकरी मिळत नाही लग्न होत नाही मुलं होत नाहीत मुलांचे शिक्षण मुलं सांभाळत नाहीत अशा एकना अनेक चिंतांनी माणूस होरपळून निघतो पण याच गोष्टीकडे त्याने सहजपणे पाहिले तरी यातून तो व्यवस्थितरित्या मार्ग काढू शकतो नाहीतर शेवट त्याच चक्रविळात तो अडकून पडतो नोकरीत प्रचंड अनुभव असलेल्या एका शिक्षणाने सांगितलेला प्रसंग चिंतेवर कशी मात करायची याचा आदर्श आपल्याला घालून देतो शाळा तपासण्यासाठी येणारे शिक्षणाधिकारी सांगून आले तर शाळेमध्ये अनेक गोष्टींची तयारी करता येते परंतु एका शिक्षणाधिकाऱ्याला वाटले न सांगता एखाद्या शाळेला भेट द्यावी म्हणून ते शाळेत आले शाळेची अवस्था एकंदरीत बरी होती परंतु एका वर्गात बेंच नव्हते याबद्दल शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना विचारले तेव्हा त्यांचे तोंड बघण्यासारखे झाले त्यांच्या पायाकाळची जमीन सरकू लागली एवढ्यात त्या, त्या शिक्षकांनी साहेबांना बेंच आहेत पण माळ्यावर टाकलेले आहेत असं सांगितले सायबो ठले माळा बघण्यासाठी वर्गाच्या दिशेने गेले त्या शिक्षकांनी त्यांना माळा दाखविला तेथे अंधार असल्याने बॅटरीने त्यांनी बेंच दाखविले साहेबांनी माळ्यावर चढून पाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर मुख्याध्यापकांना आता आपण बेशुद्ध पडतो की काय असे वडायला लागले पण त्या शिक्षकाने साहेबांना सांगितले मी तुम्हाला शिडी लावून देतो आपण चढून ते पहावे कारण कालज एक मोठा नाक तेथे शिरला आहे दोन दिवसात आम्ही ते बेंच वर्गात ठेवणार आहे सापाचे नाव काढताच साहेबांनी बेंचचा नाच सोडला पुढे दोन तीन आठवड्यातच त्या शाळेत नवीन बेंच बनवून घेतले हा भाग वेगळा पण त्यावेळी त्या, त्या शिक्षकांनी धाडसानी जी समयसूचकता दाखविली त्यामुळे सगळे चिंतामुक्त झाले पण कधी हे अंगलटही येऊ शकते त्यावेळीही त्याची तयारी आपल्याजवळ पाहिजे जगात अशा पुष्कळ गोष्टी आहेत जीचे दोर अन्य कोणाच्या तरी हातात असतात म्हणून त्याबद्दल चिंता करण्यापेक्षा जे आपल्याला करता येण्यासारखे जे आपल्या हातात आहे अशा गोष्टींचा विचार करून आपले जीवन जास्तीत जास्त सुखकर बनविणे यातच आपली इति कर्तव्यता आहे एकाच संस्कृत श्लोकामध्ये म्हटले आहे चिंता जिवंत माणसाला जाते तर चिता प्राण गेलेल्या शरीराला जाते म्हणून अनेक गोष्टींची चिंता करून ची वरचाटिंब हरवून आयुष्याची चिता करण्यापेक्षा मिळालेले जीवन अनेक आनंददायी प्रसंगाने सजून प्रामाणिक निर्मळ जीवन जगूयात